स्कंद पाचवा अध्याय पस्तीसावा देवीचे दर्शन त्या मुनीचे भाषण ऐकल्यावर राजाने आणि वैश्याने अत्यंत नम्र भावनेने मुनी प्रणाम केला त्यांच्या मनात भगवती विषयी भक्ती निर्माण झाली ते हात जोडून मुनींना म्हणाले हे भगवान गंगेमुळे भगीरच शांत झाला तसेच आपल्या वाघ सरस्वतीने आम्ही शांत झालो गुणांचे आश्रयस्थान परोपकारी असे आपणासारखे सत्पुरुष उत्पन्न होतात म्हणून आमच्यासारख्या दिनांचा उद्धार होतो पूर्व पुण्य थोर म्हणून आम्ही आपणाकडे आलो कारण आपण सारखे निस्वार्थीत असतात आम्ही दोघेही दुःखीत झाल्यावर सहज आपल्या आश्रमात आलो आपल्या दर्शनामुळे आमची शरीर पीडा नष्ट झाली आणि सांप्रतच्या भाषणामुळे मानसिक दुःखही संपले हे ब्रम्हन आम्ही धन्य झालो आपणच आम्हाला पवित्र केले आहे संसारसागरात श्रांत झालेले, आमचा हात धरून आम्हाला तरून आपला मंत्रोपदेश घेऊन आम्ही स्वस्थानी परत जाऊ म्हणून आम्हाला नवाक्षर मंत्र द्या तेव्हा सुमेधा ऋषींनी त्यांना शुभमंत्राचा उपदेश केला त्या मंत्र प्राप्तीनंतर त्यांचा निरोप घेऊन ते दोघेही नदीकठी गेले एकांतात दोघेही एकाग्र चित्त करून आसनस्थ झाले त्यांनी जप तप तंत्र यांनी युक्तासा तीन चरित्रांचा नित्यपाठ एक महिन्यापर्यंत केला त्यामुळे भगवतीबद्दल त्यांच्या मनात भक्ती उत्पन्न होऊन त्यांच्या मनाला शांतता लावली। पुढे फलाहाराचा त्याग करून ते परणे भक्षू लागले ते जितेंद्रिय होऊन जपध्यान करू लागले अशी दोन वर्षे गेल्यावर त्यांना एकदा देवीने स्वप्नात दर्शन दिले मनोहर भूषणे लिहून रक्तवस्त्रांनी युक्त अशा देवीला त्या राजाने आणि वैश्याने स्वप्नात पाहिले त्यानंतर आनंदीत होऊन त्यांनी तिसऱ्या वर्षी केवळ वर उदकावर उपजीविका केली ते मनात म्हणाले परमशांतिदायी देवीचे प्रत्यक्ष दर्शन न झाल्यास आम्ही देहत्याग करू असा विचार करून वैश्याने आणि राजाने त्रिकोणाकृती तीन होमकुंडे तयार केली त्यात अग्निची स्थापना करून आपल्या शरीरातील मांस तोडून ते अग्निट टाकू लागले तेव्हा प्रसन्न होऊन भगवतीने दर्शन दिले त्यावेळी आपली दुःख विसरून ते आनंदीत झाले त्यांना देवी म्हणाली हे राजा हे वैश्या तुमच्या व्रतामुळे मी प्रसन्न झाले आहे आपणाला इच्छित वर मागून घ्या देवीच्या या भाषणाने दोघेही आनंदून गेले राजा म्हणाला तू बलाने शत्रूचा वध करून मला राज्य दे देवी म्हणाली हे राजा आनंदाने तू स्वगृही जा तुझे शत्रू पराजित होतील तुझे मंत्री तुला शरण येतील तू दहा हजार वर्षे राज्य करशील पुढील जन्मी तू सूर्यापासून जन्मासे येऊन सावर्णी नावाचा मनु होशील त्यानंतर वैश्याला देवी म्हणाली हे श्रेष्ठा तुला मोक्षपद प्राप्त होईल अशा प्रकारे दोघांनाही इच्छित वर देऊन देवी अंतर्धान पावली नंतर राजाने मुनिंना वंदन करून राजधानीकडे प्रयाण केले तोच त्यांचे मंत्री त्याच्यासमोर येऊन म्हणाले हे राजा सर्व शत्रूंचा वध झाला आहे तू राज्य कर नंतर राजाने आपल्या राज्याचा पूर्ण उपभोग घेतला इकडे ज्ञानप्राप्ती होऊन मुक्त झालेला वैश्यभगवतीचे चिंतन करीत आपला काळ घालवू लागला हे जन्मेजय राजा अशा रीतीने देवीचे अद्भुत चरित्र मी तुला कथन केले जो पुरुष भगवतीचे हे चरित्र श्रवण करतो त्याला संसारात उत्तम सुख प्राप्त होते कीर्ती यांचा लाभ होतो पुरुषाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात सूत म्हणाले हे ऋषी हो अशा रीतीने जन्मेजय राजाने व्यास मुनींना प्रश्न विचारले असता त्या सर्व तत्व वेत्या व्यासमुनी त्याला अद्भुत संहिता सांगितली ज्यामध्ये शुंभनिशुंभाचा वध आहे अशा चंडीचे चरित्र राजाला निवेदन केले तेच सर्व पुराणांचे सार हे मुनी श्रेष्ठानु मी ते सर्व तुम्हाला सांगितले आहे अध्याय पस्तीसावा समाप्त स्कंद पाचवा समाप्त